ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्याय चौदावा भक्तियोगाचा महिमा व ध्यानविधी उद्धवाने विचारले श्रीकृष्णा ब्रह्मवादी महात्म्याने आत्मकल्याणासाठी भक्ति ध्यान इत्यादी अनेक साधने सांगितले आहेत हे सर्वच मुख्य आहेत की यापैकी कोणते एक मुख्य आहे स्वामी आपण भक्तियोग हेच निरपेक्ष साधन आहे असे सांगितले या भक्तीने सर्व आसक्ती नाहीशी होऊन मन आपल्या ठाईच लागून राते, श्री भगवान म्हणाले प्रलयाच्या वेळी काळाच्या प्रभावाने ही वेदवाणी लुप्त झाली होती नंतर जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा मी ती ब्रह्मदेवांना दिली तिच्यामध्ये माझ्या भागवत धर्माची निरूपण आहे ब्रह्मदेवाने आपला ज्येष्ठ पुत्र स्वयंभू मनू याला सांगितले नंतर त्याच्याकडून भ्रुवू इत्यादी सात ब्रम्हर्षींनी तिचे ग्रहण केले त्या सात महर्षींच्याकडून त्यांचे पुत्र देव दानव गुयक मनुष्य सिद्ध गंधर्व विद्याधर चारण किम देव किन्नर नाग राक्षस किम पुरुष इत्यादी अनेक जनांनी वेदांचे ज्ञान प्राप्त करून घेतले यापैकी काही सातवी काही राजस आणि काही तामस स्वभावाचे होते या स्वभाव वैचित्र्यामुळे देव असूर मनुष्य असे वेगवेगळे प्रकार पडले आणि त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्या बुद्धी वेगवेगळ्या झाल्या त्या बुद्धीप्रमाणे आणि स्वभावाप्रमाणे वेदांचे अर्थ वेगवेगळे केले गेले अशा रीतीने स्वभाव वैचित्र्यामुळे आणि परंपरेमुळे माणसांच्या विचारात फरक पडतो तर काही माणसे वेदविरोधी मते मांडणारे असतात हे पुरुषश्रेष्ठ लोकांची बुद्धी माझ्या मायेने अविवेकी बनलेली असती त्यामुळे त्यांना ज्या कर्मात जशी गोडी वाढते त्यानुसार तेच कल्याणाचे साधन आहे असे ते सांगतात त्यामुळे साधनात वेगळेपणा ये येतो त्यापैकी मीमांसक कर्माला साहित्यिक कीर्तीला कामशास्त्री कामाला योगशास्त्री सत्य दम आणि क्षमाला राजनितीज्ञ ऐश्वर्याला संन्यासी त्यागालास्तिक भोगाला कल्याण साधन मानता का ही जन यज्ञ तप दान वृत्म यम इत्यादि कल्याण साधन मानता कर्मानुसार लोक प्राप्ति होती पे लोग उत्पन्न हो रहे नाशवंत शिवा शेवट दुखा हो तामशी है आनंद नावापुरता सर्व कारण दुखमय है साधु ज्या स्व संपूर्णपने मैं समर्पित के लिए को विषया की इच्छा राख मिलते जीवन क्या मिले जो अपरिग्रही है ज्यादा इंद्रिया विजय मिले जो शांत सम्तु जो सतुष्ट है अशा भक्ता सर्व दिशा आनंदा भर लेटत ज्या स्व समर्पित के लिए अशा भक्ताशिवाय ब्रम्हदेवा सत्यलोक इंद्राता स्वर्ग साम्राज्य प्रसातळाचे राज्य योगसिद्धी किंवा मोक्ष यापैकी काहीही नको असते हे उद्धवा मला तुझ्यासारखे प्रेमी भक्त जितके प्रिय असतात तितका ब्रह्मदेव शंकर बलराम लक्ष्मी किंवा माझा आत्माही मला प्रिय नाही ज्याला कशाचीच अपेक्षा नाही जो शांत व वैरभाव रहित असतो सर्वांबद्दल समान दृष्टी ठेवतो त्या महात्म्याच्या चरणांच्या ध्वळीने माझ्या आत असलेले लोक पवित्र व्हावेत म्हणून मी नेहमी त्यांच्या मागून जात असतो जे अपरिग्रही असतात ज्यांचे चित्त माझ्या ठाईचं रममान झालेले असते जे महापुरुष अतिशय शांत प्रकृतीचे असतात सर्व जीवांबद्दलच ज्यांना प्रेम वाटते कामनामुळे ज्यांची बुद्धी दूषित होत नाही अशा भक्तांना निरपेक्षपणामुळे माझ्या परमानंदाचा अनुभव येतो त्याची इतरांना कल्पना येणार नाही इंद्रियांवर विजय मिळवू न शकलेल्या माझ्या भक्ताला विषय स्वतःकडे ओढत असली तरी माझ्या ठिकाणी वाढणाऱ्या त्याच्या भक्तीच्या प्रभावामुळे विषयी त्याच्यावर आक्रमण करू शकत नाहीत धगधगदा अग्नी जसा सर्व जैनाची राख करून टाकतो त्याचप्रमाणे उद्धवा माझी भक्तीसुद्धा पापाच्या सगळ्या राशी जाळून टाकते हे उद्धवा माझ्या अनन्य भक्तीने जसा मी प्राप्त होतो तसा योग ज्ञान धर्माचरण स्वाध्याय तप किंवा यांनी प्राप्त होत नाही संतांना प्रिय असणारा त्यांचा आत्मा असा मी केवळ श्रद्धा भक्तीनेच प्राप्त होतो जन्माने चांडाळ असलेल्या नाही माजी पवित्र करते चित्त द्रवत नहीं आनंदास्वत नहीं तो अंतकरण पूर्ण शुद्ध कश हो वाणी भक्ति ने सदगतित होते चित्त द्रवते जो वियोगाने कभी रड़तो केटी ने हसतो लाज सोडून कधी उच्च स्वरात गातो तर कधी नाचतो असा माझा भक्त सर्व जगाला पवित्र करतो ज्याप्रमाणे सोने अग्निने आपल्यातील मल टाकून देऊन शुद्ध होते आणि आपल्या खऱ्या रूपाने चमकू लागते त्याप्रमाणे मनुष्य जेव्हा माझी भक्ती करतो तेव्हा त्या भक्तियोगाने आपल्या कर्मवासनांचा नाश करून आपले निज स्वरूप असलेल्या मला परमात्म्याला प्राप्त होतो उद्धवा माझ्या परमपावनलीला कथांच्या श्रवण कीर्तनाने जस जसा चित्रातील मळ धुतला जातो तस तसा माझा भक्त डोळ्यात अंजन घातल्याने जसा डोळा बारीक वस्तूही पाहू शकतो तसा सूक्ष्माशा मला पाहू शकतो जो विषयांचे चिंतन करतो त्याचे चित्त विषयात गुंतते आणि जो नेहमी माझे स्मरण करतो त्याचे चित्त माझ्या तल्लीन होऊन जाते नाशवंत विषयांचे चिंतन स्वप्नाप्रमाणे किंवा मनोरथाप्रमाणे खोटे आहे म्हणून त्यांचे चिंतन करण्याचे सोडून माझ्या भक्तीत रंगलेले मन माझ्या ठिकाणी लावावे स्त्रियांच्या किंवा स्त्री लंपटाच्या संगतीमुळे जितके दुःख किंवा बंधन उत्पन्न होते तसे आणखी कोणाच्याही संगतीने उत्पन्न होत नाही म्हणून साधकाने इंद्रिय ताब्यात ठेवून स्त्रिया आणि स्त्री लंपट यांची संगत पूर्णपणे सोडून एकांत पवित्र ठिकाणी बसून आळस सोडून माझे चिंतन करावे उद्धवाने विचारले हे कमल नाही ना आपल्या कोणत्या स्वरूपाचे कसे ध्यान करावे हे आपण मला सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले फार उंच आणि फार खोल नसलेल्या सपाट आसनावर शरीर ताट ठेवून आरामात बसावे हात मांडीवर ठेवावेत आणि दृष्टीनाकाच्या अग्रभागी लावावी। यानंतर पूरक कुंभकाने रेचक या क्रमाने प्राणायामाने नाडीशोधन करावे हे एकदा डाव्या नागपुडीने व एकदा उजव्या नागपुडीनेही करता येईल हा अभ्यास हळूहळू वाढवावा त्याचबरोबर इंद्रियांवर ताबा ठेवावा मुलाधारात उत्पन्न झालेला ओंकार प्राणवायूच्या साह्याने मस्तकापर्यंत न्यावा कमळातील वीसतंतूप्रमाणे तो अखंड असून त्याचा नाद घंटा नादाप्रमाणे आहे असे मनात चिंतन करावे अशा रीतीने दररोज तीन वेळा प्रत्येकवेळी 10 वेळा ओमकार सहित प्राणायामाचा अभ्यास करावा असे केल्याने एक महिन्याच्या आतच प्राणवायू वश होतो त्यानंतर शरीराच्या आत वर देख आणि खाली कमल, मुख असलेले जे हृदय त्याचे मुख वरच्या बाजूला होऊन ते उमलले आहे त्याच्या आठ पाकळ्या आहेत आणि त्याच्या मधोमध पिवळा गद्दा कर्णिक आहे असे चिंतन करावे कर्णिकेवर अनुक्रमे सूर्य चंद्र आणि अग्नि यांची स्थापना करावी त्यानंतर अग्निमध्ये माझे या रूपाचे स्मरण करावे माझे हे स्वरूप ध्यानासाठी अत्यंत मंगलमय आहे माझ्या भगवंताचे सर्व अवयव सुडवल आहेत मुखकमल अत्यंत शांत आणि सुंदर आहे चार मनोहर अजानुबाहू आहेत अतिशय सुंदर व मनोहर गळा आहे स्मित हाश्याने शोभणारे गाल आहेत दोन्ही समान कानामध्ये मकरकृती कुंडले तळपत आहेत पावसाळ्यातील ढगाप्रमाणे श्यामवर्णाच्या शरीरावर पितांबर शोभत आहे वक्षस्थळावर एका बाजूला श्रीवत्साचे चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी देवी विराजमान झाली आहे हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेले आहेत गळ्यात वनमाला शोभून दिसत आहे पायांमध्ये नुपुरे शोभत आहेत गळ्यात कौस्तुभमणी झगमगत आहेत आप आपापल स्थानी चमकनारे किट कड़ी कमरपट्टा बाजूबंद शोभुन दिस सर्व सुंदर अूप भगवंता के हृदय हरण करना रही। प्रेम है प्रेमपूर्ण नजर कृपाप्रसादा वर्षाव करीत सर्व अवयवर मन स्थिर करीतुमार रूपा ध्यान करावे बुद्धिमान मनसाने मनाने इंद्रिया विषयापासन बाजूला करुता मनाला बुद्धिरूप सारथ्या सर्वतोपरी मैं ठिकाने लवावे संपूर्ण शरीराला व्यापून राहिलेल्या चित्ताला तेथून ओढून आणून एकेका अवयवावर स्थिर करावी आणि शेवटी अन्य अवयवांचे चिंतन न करता केवळ मंद हाषयुक्त मुखावर दृष्टी स्थिर करावी जेव्हा चित्त मुखारविंदावर स्थिर होईल तेव्हा ते तिथून ते काढून घेऊन आकाशात स्थिर करावे त्यानंतर आकाशाचे सुद्धा चिंतन करणे सोडून देऊन माझ्या स्वरूपावर आरोढ व्हावी आणि माझ्याशिवाय अन्य कशाचेही चिंतन करू नये जेव्हा अशा प्रकारे चित्त एकाग्र होते तेव्हा ज्याप्रमाणे एक ज्योत दुसऱ्या ज्योतीत मिळून एकरूप होते त्याचप्रमाणे भक्त स्वतःमध्ये मला आणि मज सर्वात स्वतःला पाहू लागतो अशा प्रकारे जो योगी अत्यंत तीव्र ध्यानाच्या द्वारे माशामध्येच आपले चित्त एकाग्र करतो त्याचा द्रव्य ज्ञान क्रियाविषयीचा अनेकत्वाचा भ्रम नाहीसा होतो आणि त्याला सगळीकडे परमात्म्याशीच स्वरूप दिसू लागते त्यामुळे त्याला तात्काळ मोक्षाची प्राप्ती होते या ठिकाणी चौदावा अध्याय समाप्त झाला